पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायती पंचायत शब्दाला एक प्राचीन इतिहास आहा हा एक चांगला शब्द आहाचा शब्दाचा अर्थ असा की ग्रामस्थांनी पसंद कल्प इस्मांची सभा हिंदुस्थानातील असंख्य ग्रामीण लोकसत्ताक राज्य ज्या पद्धतीनं चालविली जात त्या पद्धतीची पंचायत ही प्रातिनिधिक आहे पण आपल्या निर्दय महसूल पद्धतीद्वारे या प्राचीन लोकसत्ताकांचा ब्रिटिश सरकारनं जवळजवळ विध्वंस करून टाकला महसूल वसुलीचा सपाटा त्यांना सोसण्यासारखा नव्हताच या जुन्या पद्धतीने पुनरुज्जीवन करण्याचा एक अर्धवट प्रयत्न गावातील वृद्धांना दिवाणी व फौजदारी प्रकरणात न्याय द्याचो हक्क देऊन काँग्रेसवालू पाहत आह एकोणीश साली प्रथम हा यत्न झाला तो फसला आता पुन्हा यत्न करू पाहण्यात येत आहे परंतु तो जर पद्धतशीरपण आणि प्रामाणिकपण किला गाला नाही तर पुन्हा फस शास्त्रशुद्ध रितीन तो करावायस हवा अस खरोखर म्हणावायच नैनिताल इथ मला, मला असल की संयुक्त प्रांतात कित्यक्क ठिकाणी बलात्काराच्या गुन्ह्यासारख्या फौजदारी गुन्ह्यांची सुनावणी देखील या असल्या पंचायतीसमोर होत असत मी ऐक यज्ञ किंवा पक्षपातींनी काही विलक्षण निवाडे दिल हि जर खरे असल तर फारच वाईट आहा असल्या कुचकामी पंचायती आपल्याला न पेलणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या भाराने कोलमडून पडल्याच पाहिजेत म्हणून माझी सूचना अशी आहे की पुढे दिलेले नियम ग्राम ग्रामसेवकांनी करता ध्यानात घ्यावेत 1. प्रांतिक काँग्रेस समितीच्या लेखी मंजुरीशिवाय एकही पंचायत स्थापन करू नये दोन गावात प्रथम दवंडी पिटून जाहीर सभा घेऊन तिचा उद्देश सर्वांना जाहीर करून नंतर पंचायत निवडण्यात यावी तीन तिची शिफारस तहसील कमिटीने करावी चार अशा पंचायतीकडे फौजदारी कामे चालविण्याचा अधिकार असू नये पाच पक्षकारांनी स्वकुशीने आपले दावे पंचायतीकडे फैसला करण्यासाठी दिले तरच पंचायतीने त्याबद्दल निवाडा द्यावा सहा पंचायतीकडे कोणतेही वादग्रस्त प्रकरण सोपविण्याची हो कोणावरही सक्ती होऊ नये सात एकाही पंचायतीला दंड करण्याचा अधिकार असू नये दिवाणी दाव्यांमध्ये पंचायतीचे खरे बळ म्हणजे तिचा नैतिक अधिकार निपक्षपातीपणा आणि पक्षकारांची स्वकुशीने मान्यता होईल 8. बहिष्काराचा वाईट टाकण्याचा असा प्रकार होऊ नये 9. प्रत्येक पंचायतीने पुढील गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे अ गावातील मुलामुलींचे शिक्षण आ आरोग्य ई औषध पाण्याची तजवीज ई गावातील विहिरी व तळी स्वच्छ राखणे ऊ अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांच्या दैनंदिन गरजावर त्यांचा उद्धार दहा कलम नऊ मध्ये उल्लेखलेल्या शर्तीचे पालन ज्या पंचायतीला सहा महिन्याच्या मुदतीत करता येणार नाही अथवा इतर काही कारणांमुळे ग्रामस्थांची तिच्यावर गैरमर्जी झाली असेल अथवा अन्य काही कारणाने ते निषेधार ठरली असेल आणि अशा कारणे प्रांतिक काँग्रेस कमिटीला पुरेशी ताकदीजी वाढत असतील तर असली पंचायत बरखास्त करावी आणि तिच्या जागी नव्या पंचायतीची निवड करावी सुरुवातीच्या काळात दंड करण्याची अथवा सामाजिक बहिष्कार पुकारण्याची सत्ता पंचायतीनं नसणे अगदी आवश्यक आहे अज्ञ अथवा दुष्ट माणसांच्या हाती बहिष्काराचे अधिकार म्हणजे धोकादायक हत्यार असल्याचे आढळले आहे। दंड फरमावण्याच्या अधिकाऱ्याचे पर्यावसनही भलतच नुकसान पोचविण्यात होण्याची शक्यता आह कलम नऊ मध्ये सुचल्याप्रमाणे कार्य केल्याने एखादी पंचायत लोकमान्य झाली अथवा तिची लोकप्रियता वाढली म्हणजे तिच्या नैतिक वचनाचेच तिचे निवाड़ व तिचा अधिकार यांचा मान राखला जाईल कोणाचीही खरे सामर्थ्य खरोखर यातच आहे आणि तधीही कोणालाही हिरावून घेता येण्यासारखे नाही यंग इंडिया अट्ठावी पांच एकोशे एकतीस